श्लोक तेरावा आहुस्त असितो देवल व्यास स्वयंचिमे असे तुम्हाला सर्व ऋषी देव नारद तसेच असित देवल आणि व्यासही म्हणतात तू स्वतः देखील मला असेच सांगतोस पै्या आणि कही एके परी येले तू ते आणखी ही एक प्रकारने याच अनुभवाचा थोरपणा वाटतो कारण कि मागे मोठ्या मोठ्या ऋषीनी याच प्रमाणे तुझे वर्णन केले होते परी तया सांगितली याचे साचपण हे आता देख तसे अंतःकरण <coughs> जे कृपा केली आपण मनोनी देवा परंतु त्या सांगितलेल्याचा खरेपणा माझ्या मनाला हा आत्ता पटत आहे कारण देवा आपण कृपा केली म्हणून हे होत आहे एरवी नारद अखंड जवळ तोही हि ऐसेची वचने गाये परी अर्थ न बुजो निठाये गीत सुखची ऐक एरवी देवरी नारद आमच्याकडे नेहमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत परंतु त्यांचे मर्म आम्हाला समजत नव्हते आणि आम्ही गाण्याचा प्रकाशुकायचा हे देवा आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रकट झाला तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच अनुभव येणार त्याखेरीच सूर्याच्या प्रकाशाचा अनुभव त्यांना कोठून येणार ये ही अध्यात्म गाता आहाच रागांगे सीजे मधुरता तेची फावे येता न लगेची काही एरवी नारदही अध्यात्म पर गाणे गात असताना त्यांच्या गाण्याच्या रागाच्या आश्रयाने असणारी वर वरची मधुरता तीच काही ती आमच्या अनुभवाला येत होती त्या वाचून चित्ताला त्या गाण्यापैकी दुसरे काही कळत नव्हते पै असित देवलाचे मुखे, मी विखे, होती। देवल, तुझे स्वरूप असे आहे म्हणून तुझ्याविषयी मी ऐकले परंतु त्यावेळेला माझी बुद्धी विषय रूप विषयाने व्यापली होती विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी जाहला जाषयरूप विषयाचा एवढा मोठा पराक्रम आहे कि वस्तुत गोड असलेला जो परमार्थ तो त्या विषयांच्या योगाने कडू लागतो व स्वाभाविक कडू असलेले शब्दादिक विषय ते प्राण्यांना चांगले वाटतात आणि हे आणि काय सांगावे राऊळा आपण चे व्यास तुझे स्वरूप आघावे सर्वदा सांगीचे आणखी दुसऱ्याचे हे कशाला सांगू दैवानी आपण स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन नेहमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे परी तो अंधारी चिंता चिंतामणी देखिला जेवी नव्हे बुद्धी उपेक्षिला पाठी दिनोदयी बोळखिला होय म्हणून परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणी सारखा हो। परंतु तो चिंतामणी नसावा अशा समजुतीने जसे त्याविषयी उदास राहावे व मागाहून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच आहे म्हणून ओळख पटावी तै श्री व्यासाधिकांची बोलणी ती मजपाशी चिदरत्नांची रत्नांची खाणी परी उपेक्षा जात होती या तरणी तुझ विष्ण त्याप्रमाणे व्यासादिकांची भाषणे मजपाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या परंतु कृष्णा तू जो सूर्य त्या तुझ्याशिवाय त्यांचा अनादर केला जात होत श्लोक चौदावादस नाही ते भगवन व्यक्ती हे केशवा हे जे मला तू सांगतोस ते सर्व मी सत्य समजतो हे भगवन देव अथवा दानव यापैकी कोणीही तुझे स्वरूप जाणत नाहीत ते आता वाक्य सूर्यकर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले तया तयाची फिटले पना। आता ती तुझे वाक्य रूपी सूर्यांची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली आणि मग पूर्वी ऋषीनी जे उपाय सांगितले होते त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाल्या ये महाराज त्यांचे वाक्य रूपी ज्ञानबीज माझ्या हृदय रूपी खोल जमिनीत पेरले गेले व त्यावर हे आपल्या कृपेचा ओलावा झाला म्हणून त्यास म्हणजे तुम्हा अम्मा मधील संवाद रूपी फल प्राप्त झाले अहो नारदादी का संत त्यांची नद्या सुखाचा समुद्र झाला प्रभू आघवेनी येणे जन्मे जीए पु केली मिची न ठकतीची अंगी सद्गुरु तुवा महाराज या जन्मासह सर्व जन्मात मी जी उत्तम पुण्य केली त्यांच्या मागे माझी कामगिरी राहिली नाही कारण त्यांनी म्हणजे त्या पुण्यानी तुझ्यासारखा योग्य गुरु जोडून दिला एरवी वडिला मुखे मी सदा तू ते कानी आई केवने काही एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझे वर्णन नेहमी कानाने ऐकत होतो पण तुम्ही एकट्याने कृपा केली नव्हती ते पर्यंत मला काहीच कळली नाही म्हणून म्हणून ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असते त्यावेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रुप होतात त्याप्रमाणे गुरुची कृपा झाली असता ऐकलेले व पडलेले सर्व ज्ञान आपले काम करते मी बन करू झाडे जीवे साठी परी फळेसी भेटी ते मेहनत करून जन्म करतो परंतु ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्याच वेळेला फळांची भेट होती अहो विषमा जै वोहट पडे तई मधुर ते मधुर आवडे पै रसायने तै गोडे जेव्हा आरोग्य देही महाराज ज्या वेळेला विषम ज्वराला उतार पडतो त्या वेळेला वे देहात आरोग्य येते त्याच वेळेला घेतलेले औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते का इंद्रिये वाचा प्राण या जाऊन आपण संचरे माझे अथवा ज्या जीव आपन होऊन शरीरात स्वतः प्रवेश करील त्याच वेळेला इंद्रिये वाचा व प्राण हे सर्व असलेचे सार्थक होणार आहे ते म्हणू ये गुरु त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्रे किंवा अभ्यास केलेली योगाधिक साधने ज्या वेळेला गुरु अनुकूल होतील त्याच वेळेला आपली आहेत असे म्हणता येते ऐसीए झालीये प्रतितीचे निमाजे अर्जुन निश्चयाचे नाचत असू भोजे देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मजमानले असे भगवंताचे खरे स्वरूप कळल्याच्या अनुभव मधात निश्चयाच्या संतोषाने नाचत असता अर्जुन म्हणाला देवा आपले बोलणे मला फारच पटले तरी साचची जोगा नवसी हे मोक्षा चे मालका श्री कृष्ण खरोखर हा अनुभव मला निश्चयाने आलेला आहे कि तू देव अथवा दैत्य यांच्या बुद्धीना आकारण्यासारखा नाहीस तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा आपवा जाने जाने तुझा उपदेश प्रकट होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणानेच तुझे ज्ञान करून घेतो म्हणेल तर तसा जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाणारा तू केव्हाच नाहीस हे माझ्या मनाला आता खात्रीपूर्वक पटली श्लोक पंधरावर स्वयमेवात्मनात्मान वैथत्व पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगतपते हे भूत भवना भूतनाथा देवाधि देवा जगन हे पुरुषोत्तम तू स्वतःच यथार्थ स्वरूपाने स्वतःला जाणतोस येथ आपुले वाडपण जैसे आपण आकाशे कामी ऐतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे हे आकाशाचे आकाशालाच माहीत अथवा मी इतकी भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीचे पृथ्वीलाच माहितुली येणे आपल्या सर्वसामर्थ्याने हे लक्ष्मीपती सर्वसा लक्ष्मी देवा तुला तूच जाणणार आहेस बाकी वेदाधिक जे इतर आहेत त्यांच्या मती आम्ही देवाचे स्वरूपाला जाणतो अशी व्यर्थ पडाई मारतात बाही अहो सर्वात चप्पल असलेल्या मनालाही शर्यतीत कसे मागे टाकता येईल वारा हाताने कसा मोजता येईल मायेतून आपल्या बाहूंच्या जोरावर कसे पार पडता येईल तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाकते आता तुझे, हो तुझे ज्ञान हो कोणालाही होत नाही एवढ्या करता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुझ्याच फक्त योग्यतेचे आहे जी आपण पया ते तुझी जाणसी आणि का ते सांगावया ही तू समर्थ होसी तरी आता एक वेळ घाम पु आरतीची ये अरे देवा तू आपले स्वरूपाला तू जाणतोस आणि ते ज्ञान दुसऱ्या देखील तूच समर्थ आहेस तर आता एक वेळ माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून ठर हे आई किले कि भूत भावन त्रिभुवन गज सकल देव देवतार्चना जगनायका हे प्राणी प्राणीमात्राची उत्पत्ती करणाऱ्या त्रिभुवन रुपी हत्तीचा नाश करणारे सिंह अहो सर्व देव देवता यांना पूज असणाऱ्या हे जगाच्या स्वामी श्री हे ऐकले का जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पासी उभे ठाका व योग्य न हो या शोचता विनव हो, तरी या नोपायो नाही जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहिली तर आम्ही तुझ्या जवळ उभे राहण्याला देखील योग्य नाही या गोष्टीमुळे वाईट वाटून जर आम्ही तुझी विनंती करण्यास भ्यालो, तर तुझे स्वरूप जाणण्यास तुला विचारण्या वाचून दुसरा उपायही नाही भरले सरिता समुद्र चहूकडे परिते बापी आसी कोरडे काजे मेघव ती थेंबुटा पडे ती तया जिकडे तिकडे सर्व बाजूंना नद्या व समुद्र तुडुंब भरलेले आहेत परंतु ते इतके भरलेले असूनही चातकाला मात्र कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत कारण ज्या वेळेला खास मेघातून थेंब पडतील त्यावेळेला सांगे त्याचप्रमाणे देवा गुरु घरोघर आहेत परंतु कृष्ण आम्हाला तूच आश्रयाचे ठिकाण आहेस हे राहू दे मला विभूती सांग श्लोक सोळावा व्यापून तू आहेस त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णत्वाने तू मला सांग जी तुझी या विभूती आविया परिव्यापी ती या शक्ती दिव्या जिया तिया आपुलिया दावाविया आपण मज महाराज सर्व विभूती आपल्याच आहेत परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्यात जी ही विभूती लोकाते व्यापुनी आहाती अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रकट करी कृष्णा ज्या विभूतीने सर्व लोकांना व्यापून टाकलेल्या आहेत त्या मुख्य मुख्य व नामांकित विभूती मला सांगाव्या श्लोक विद्या महम सदा केशु केशु भगवन मया। हे योगिन सर्वदा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी त्या मी तुला कसे जाणवे हे भगवन कोणकोणत्या भावामध्ये म्हणजे विभूतीमध्ये मी तुझे चिंतन करणे शक्य आहे जी कैसे मी आतू ते जाणावे काय जाणवनी सदा चिंतावे जरी तुची म्हणू आघावे तरी चिंतनची न घडे कृष्णा तुला मी कसे जाणवे व काय जाणून नेहमी चिंतन करावे कारण तूच सर्व आहेस असे जर म्हटले तर चिंतनच घडणार नाही म्हणून मागा भाव जायसे आपुले सांगितले तू उद्देशे आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले म्हणून मागे सातव्या व नव्या अध्यायात व या अध्यायाच्या आरंभी ज्या आपल्या विभूतीत थोडक्यात सांगितल्यास त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग जया जया भावांच्या ठाई तू ते चिंतिता मजसा तो विवळ करून देई योगू आपुला जाजा ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही तो आपला विभूती योग तू मला स्पष्ट करून देणार भूया कथ या तृप्तीर ही शृणवतो नास्ती मे मृतम जनार्दना आपला योग आणि विस्तार म्हणजे विभूती पुन्हा विस्ताराने कथन कर कारण तो ऐकण्याची माझी एकदा ऐकून तृप्ती होत नाही ते मला केवळ अमृतच आहे जगन्नाथा मला सांगाव्यात या प्रसंगी वारंवार काय सांगायचे असे जर म्हणशील तरी हा भाव मना जणे जाय हो जनार्दना पै प्राकृत हि अमृत पाना ना, ना म्हणजे कृष्णा तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल पण ती येऊ देऊ नकोस अ महाराज सामान्य असलेले अमृतही प्याव्यास लागले असता नको म्हणवत नाही जे काळ कुटाचे सहोदर जे मृत्यू भेणे प्याले अमर तरी देहाचे पुरंदर चौदा जाती ते अमृत कालकूट विषाचे सखे भावंड आहे वजे जे अमृत मृत्यूच्या भीतीने देव पिले तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होऊन जातात ऐसे कवन एक क्षीराबी रसू जया वायाचे अमृतपणाचा आभासू तयाचा हि मिठांमुद्रातील पातळ पदार्थ ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आळ आला आहे त्याची गोडी देखील सेवन करणार आला आता हे पुरे असे म्हणू देत नाही तया पायेची आथी थोरी मग हे तवधारी परमामृत साचे इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या त्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्व आले आहे मग पहा हे तर खरोखर परमामृत आहे जे मंदरा चळू न ढाळीता क्षीरसागरू न डहुळिता अनादि स्वभावता आई आहे। परम परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदर नावाच्या पर्वताला न ना हलवता व क्षीर समुद्राचे मंथन न करता स्वभावत हाच मूळचे नित्य सिद्ध आहे जे द्रवना नभे बेथिंध ही सिद्ध पातळ नाही व्यामृता गोडी आणि वास हे माहीत पडत नाहीत जे परमा नित्य प्राप्त असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते म्हणजे अनुभवाला येते जे याची गोठीची ऐकत खेवो आघवा संसारू होय वावो नित्यता लागे येषा समूळ नाहीशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखच वाढावयास लागते मग दैवग्या जरी सेवीजे तरी ते आपण ची होऊनिठाकी ते तुझ देवता चित्त माझे पुरे म्हणू न शके मग योगाने ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो असे जे परमामृत ते तू मला देत असताना माझे चित्त पुरे असं म्हणू शकत नाही तुझे नामची जी आम्हा आवडे बरी भेटी होय आणि जवळी कजवडे पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचे महाराज आधी आपले नावच आम्हाला आवडतात शेवाय आपली भेट होत असून आपले सानिध्य प्राप्त झालेले आहे तशात आनंदाच्या भराने आपण हे सुख काही निर्वचित हो आता हे सुख कशा सारखे आहे म्हणून म्हणावे तर मला झालेल्या आनंदाने याच बद्दल काहीच बोलवत नाही तथापि मी इतके मात्र समजतो कि आपणास विचारलेल्या गोष्टींची पुनरुक्ती ही झाली तरी हरकत नाही पण ती पुन्हा तुम्ही सांगा हागा गा सूर्य काय शिळा अग्नि मनो येत आहे वीळा का नित्य वाहतया गंगा जळा पारसेपणा असे अहो रोज उगवतो म्हणून सूर्यला शिळा म्हणता येईल का अग्निनी स्नान केले नाही म्हणून अग्निला ओवळा म्हणता येईल का अथवा नेहमी वाहनाऱ्या गंग्याच्या पाण्याला पारोसेपणा येतो का तु वाजी चंदन तरुची फुले तुरबिता हो मा तुम्ही आपल्या मुखाने जे बोललात ते आम्ही मूर्तीमंत नाद ब्रह्मच तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे आज साक्षात चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुभाष घेत आहो ना या पार्थाची कृष्ण डोलला म्हणे भक्ति ज्ञानासी जाहला आगरुहा अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला व म्हणाला हा अर्जुन भक्ती व ज्ञान यांचे चांगले शेत झाला ऐसा पतिकराची आतोषा आतू प्रेमाचा वेग उचळतो तो सायावर आपले प्रिय असलेले आनंदाच्या प्रेमाचा भर उसरत असताना तो कष्टाने आवरून धरून श्री कृष्ण काय म्हणाले ते ऐक श्लोक एकोणीसवा श्री भगवान उवाच हंत ते कथयश्या मी प्राधान्युरुश्रेष्ठ नास्त्यंतर मे श्री कृष्ण म्हणाले बरे तर बाबा माझ्या ज्या दिव्या विभूती आहेत त्यापैकी मुख्य मुख्य तुला सांगतो कारण हे कुरुश्रेष्ठ माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही मी पिता महाचा पिता हे आठविता हि नाठवेता कि म्हणतसे बा पांडूसुता भले केले मी ब्रम्हदेवाचा बाप आहे हे श्री कृष्णास माहीत असूनही त्याची आठवण त्यांच्या चित्ताला होईना व ते अर्जुनाला म्हणाले बाबा अर्जुना ठीक केले अर्जुना ते बा म्हणे आम्हाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला बाबा असे म्हणाले यात आम्हाला काही आश्चर्य करायचे कारण नाही हे पहा तो स्वत नंदाचे मूल झाला नाही कानुर्धरा परंतु सांप्रत हे राहू द्या प्रेमाचे अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो मग श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना आम्ही सांगत आहोत तू ऐक तरी तू वा पुसली विभूती तयांचे अपारपण सुभद्रापती, पती ज्या माझी परी माझी मती आ कळती ना अर्जुना तू माझ्या विभूती विचारल्यास त्या इतक्या असंख्य आहेत कि त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत अंगीची या रोमा किती जयाची न गणवित तैसीया माझी विभूती असंख्य मज आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचे त्याला मोजता येत नाहीत त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून त्यांची गणना मला होत नाही एभूती आई केरोखर मी कसाव केवढ के आहे हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत त्या किरीटी, अर्जुना ज्या विभूती समजल्या असता बाकीच्या सर्व जाणल्यासारख्या होती ज्या प्रमाणे बी हातात आली असता झाडच ताब्यात आल्याप्रमाणे होते का उद्यान हातात चढिले तरी आपली फळे फुले तेवी देखील जिया देखविले विश्व सकळ किंवा बगीच्या ताब्यात आला असता फळांची व फुलांची प्राप्ती सहजच होते त्याप्रमाणे त्या विभूतींचा त्या विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्याचे श्रेय येते एरवी साचची गा धनुर्धरा नाही शेवटू माझी विस्तारा पै गगना ऐशी या मज माझी लपणे एरवी अर्जुना खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही आकाशासारख्या अमर्याद विस्ताराच्या पदार्थालाही माझ्यात लपून बसता येते श्लोक विसाववा अहम आत्मा गुड केश सर्व अहम आदिश्च मध्यम च भूताना अंत एव हे अर्जुना मी सर्व अंतकरणामध्ये असलेला आत्मा आहे मीच सर्व भूतांचा मध्य व अंतही आहे कुटीला लक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एक एक का, भूत एक भूतमात मस्तकावर कुरळे केस शोभणाऱ्या व धनुर्वि शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या अर्जुना ऐक प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे आतुलीकडे मी याचे अंत भूता बाहेरी माझी च गवसाणी निर्वाणी मध्य हि मी ची आतल्या बाजूने मीच त्यांचे अंतक करणत आहे भूतांच्या बाहेरही माझेच आवरण आहे प्रारंभी व शेवटी मी आहे आणि मध्यंतरी देखील मीच आहे जैसे मेघा या तळीवरी एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशीची जाले अवधारी असणे आकाशी ज्याप्रमाणे या मेघाना खाली वर आत बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे आणि ऐक ते मेघ आकाशातच उत्पन्न झालेले आहेत आणि ते राहतातही आकाशातच होऊन थाती तेवी आधी स्थिती अंतर्गती भूतान सीमी शेवटी ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्यावेळेला ते आकाश रूपच होऊन राहतात त्याप्रमाणे प्राण्यांची उत्पत्तीला राहण्याला आणि मरण्याला मीच आश्रय आहे ऐसे बहुवसा आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी जीवची करुणी श्रवण आई कोणी असे हे माझे अनेकत्व व व्यापकत्व तू विभूती योगाने जाण तर आता जीवच म्हणजे अंतःकरण कानरूप करून ऐकलेलेच ऐक आही वरी त्या विभूती सांगणे ठेले तुझ प्रती सांगेन म्हणितले तुझ प्रीती त्या प्रधान आईके माझे व्यापक स्वरूप सांगितल्यावरही तुला माझ्या विभूती काही निराळ्या सांगायच्या राहिल्या आहेत का तर नाहीत परंतु तुझ्या प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले तर आता तुला मुख्य मुख्य विभूती सांगतो त्या ऐक एक। श्लोक एकवीसावर आदित्य नामहम विष्णूर ज्योतिषाम रवी रंशुमन मरिचिर मरुत आमसमी नक्षत्रणाम हमशि बारा आदित्य मध्ये विष्णू मी आहे प्रकाशमन पदार्थामध्ये किरणवन रवी मी आहे मरुद गणांपैकी मरीची मी आहे आणि नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे हे बोलो नीतो कृपांवंतु म्हणे विष्णू मी आदित्य आतू रवी मी रश्मीवंतु सुप्रभा माझी हे बोलून तो कृपाळू श्रीकृष्ण म्हणाला आदित्य नावाच्या बारा देवतात विष्णु नावाची देवता माझी विभूती आहे व चांगले तेजस्वी पदार्थामध्ये किरणे असलेला सूर्य माझी विभूती आहे मरुद गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शारंगी चंद्र गगनरंगी तारा माझी मरुदगणांच्या एकोणपन्नास प्रकारात मरीची ही माझी विभूती आहे असे शारंगर श्रीकृष्ण म्हणाले व आकाशरूपी रिंगणात नक्षत्रामध्ये चंद्र ही माझी विभूती आहे श्लोक बावीसावर वेदानाम सामवेदोस्मि देवाना इंद्रियानामश्चमी भूतानाम असम्मी चेतना वेदांमध्ये सामवेद मी आहे देवामध्ये इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे वेदा आतू सामवेदू तो मी म्हणे गोविंदू देवा माझी मरुत बंधू महेंद्र तो मी ऋग्वेद आदी चार वेदांमध्ये सामवेद ही माझी विभूती आहे असे गोविंद म्हणाला व देवामध्ये मरुद गुणाचा भाऊ महेंद्र तो मी आहे इंद्रिया आतू अकरावे मनते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना मी इंद्रियांमध्ये अकरावे असणारे जे मन हे माझी विभूती आहे असे समज व सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना म्हणजे बुद्धिवृत्ती ती माझी विभूती आहे